स्कंध सातवा अध्याय चौतीसावा देवी गीता अध्याय वैराग्य वैराग्यपूर्वक ज्ञान हेच मोक्षाचे खरे साधन देवी म्हणाली हे देवांनो हे अद्भूत रूप तुम्हाला असले म्हणून नकोसे वाटले खरोखरच तुम्ही मंदभाग्य आहात पण तुम्ही माझे भक्त आहात आणि भक्तांवरील माझे प्रेम शाश्वत आहे म्हणूनच मी माझे विराट स्वरूप तुम्हाला दाखवले हे देवांनो तुम्हाला आता खरेच सांगायचे म्हणजे प्रत्यक्ष वेदांचे अध्ययन करून अथवा योगाभ्यासात मग्न होऊन किंवा दान आणि तप करून वा करून, या सर्व गोष्टी करूनही माझे हे रूप कोणासही मी दाखवित नाही कारण माझ्या कृपे वाचून हे माझे विराट स्वरूप कोणाच्याही दृष्टीस पडणे शक्य नाही असे देवांना उद्देशून देवीने सांगितले आणि नंतर पहिल्याप्रमाणे देवीने पुन्हा सर्व देवांना ब्रम्होपदेश देण्याचे कार्य सुरू केले देव ऐकू लागले देवी देवांना अनुलुक्ष देवानु केवळ अनेक उपाधीच्या संबंधांमुळे या सृष्टीत परमात्मा सर्व जीवांपर्यंत येऊन पोहचतो तसेच त्या परमात्म्याच्या ठिकाणी जे कर्तृत्व इत्यादी गुण आढळतात तेही या उपाधींच्या संसर्गामुळेच हा परमात्माच सर्व वेगवेगळ्या क्रियांना कारण होत असतो धर्म अधर्म या क्रिया त्याच्या उपाधी संबंधांमुळेच घडत असतात आणि म्हणून निरनिराळ्या योनीची प्राप्ती झाल्यावर त्या सुखदुःखाच्या कर्मसंस्कारामुळे तो निरनिराळ्या प्रकारच्या कर्मभावनांमध्ये पुन्हा पूर्णपणे आसक्त होऊन जातो त्या योगाने त्या एकाच परमात्म्याला अनेक देह धारण करावे लागतात आणि तो देहधारी होऊन पुन्हा सुखदुःखे घटी भोग नित्य चालूच असते तसे या परमातंपित न होता अथवा समाप्त न होता अखंड चालूच राहते याचे कारण म्हणजे याच्या मुळाशी असलेले अज्ञान होय या अज्ञानामुळे काम निर्माण होतो आणि या कामापासून अनेक क्रियाकर्मे निर्माण होत असतात म्हणून पुरुषाने निश्चयपूर्वक अज्ञानाचा नाश करण्याचा नियमितपणे प्रयत्न करावा कर अज्ञानाचा नाश करून योग्य दृष्टी प्राप्त करून घेण्यातच जन्मास आल्याचे साफल्य प्राप्त होते त्यापासून चतुर्थ पुरुषार्थ प्राप्त होतात आणि ज्ञानी पुरुषाला जीवनमुक्तीची अवस्था प्राप्त होते म्हणून सर्वमुक्त होण्यास आणि अज्ञानाचा नाश करण्यास फक्त विद्यास विद्यासमर्थ आहे म्हणून कष्ट करून विद्या प्राप्त करून घ्यावी हे पर्वता अत्यंत निष्काम राहून कार्य करणे आणि अत्यंत उत्तम उपासना करणे ही जरी अविद्येपासून उत्पन्न झाली असली तरी ह्याच गोष्टी चित्ताच्या शुद्धीस कारण होत असतात म्हणून त्यांचा विद्येला विरोध नसतो आणि तिचा नाश करण्यास ते समर्थ होत नाहीत तात्पर्य कामाच्या अपेक्षेने कार्य करून नाश शकेल, अशी आशा करणे असतात त्याला भोग भोगण्याचा मोह व्हावा म्हणून पुन्हा पुन्हा त्याच्या पुढे येऊन ती उभी राहत असतात त्यामुळे प्राण्याला सकाम कर्माविषयी प्रीती वाटू लागते अखेर या कर्माच्या प्रीतीमुळे अनेक दोष उद्भवतात आणि त्यातून अत्यंत अनर्थ निर्माण होतात अनर्थांची परंपरा सुरू होते म्हणून पुरुषाने काया वाचा आणि मन यांच्या ते पूर्ण ज्ञानच प्राप्त करून घ्यावे कुर्वनने वेह कर्माणे या लोकी नित्याचे कर्म करीतच जिवंत राहण्याची इच्छा करावी असे श्रुतींनी सांगितले असल्यामुळे कर्म आणि ज्ञाना देव ही कैवल्यम ज्ञान प्राप्त झाल्यावरच कैवल्य प्राप्ती होत असते असेही श्रुती सांगत असल्यामुळे ज्ञान हे अत्यंत आवश्यकच आहे यावरून ज्ञान आणि निष्काम मनाने केलेले कर्म यांच्या योगानेच अज्ञान तिमेर होतो कारण निष्काम कर्म हे ज्ञानासाठी सहाय्य करणारे आणि हित करणारे असे आहे यावर कोणा समुच्चे असे एक मत प्रसिद्ध त्या आहे की कर्म आणि ज्ञान दोन्हीच्या संयोगामुळेच मोक्षप्राप्ती होते परंतु या समुच्चयवाद्यांचे हे म्हणणे खरे नाही कारण ज्ञान आणि कर्म यांचा विरोध असल्यामुळे दोघांचा संयोग होणे शक्य नाही त्यामुळे त्यांचे म्हणणे हे असंभवनीयच आहे ज्ञानप्राप्तीमुळे साहजिकच हृदयग्रंथींचा भेद होतो पण हृदयग्रंथी असतील तरच सकाम कर्मे संभवतात अन्यथा नाही म्हणून या दोघांच्याही स्वरूपात मूलभूत विरोध असल्या कारणाने याप्रमाणे तम आणि प्रकाश हे एकाच काळी अनुभवास येणे अशक्य आहे आणि त्याचप्रमाणे ज्ञान आणि सकाम कर्म ही एकाच ठिकाणी असणे केव्हाही संभवनीय नाही हे महाबुद्धिमान पर्व सर्व वैदिक कर्मे ही फक्त चित्तशुद्धीपुरतीच उपयोगी आहेत म्हणून चित्त शुद्धीसाठी त्यांची प्रयत्नपूर्वक अनुष्ठाने करावी अंतकरणाचा निग्रह म्हणजे शम तसेच श्रोत्र वगैरे जी बाह्य इंद्रिय आहेत त्यांचा निग्रह म्हणजे दम शीत आणि उष्ण याविषयी सारखे सहिष्णुत्व म्हणजे तितिक्षा ऐहिक आणि पारलौकिक विषयांबद्दल अनासक्ती म्हणजे वैराग्य आणि अंतकरणात वास करीत असलेली सत्वगुणाची शुद्धी म्हणजे सत्वसंभव ह्या सर्वांची सिद्धी होईपर्यंत ही कर्मे करावीत त्यानंतर ही कर्मे करू नयेत शम दम तितिक्षा वैराग्य आणि सत्वसंभो यांची सिद्धी झाल्यानंतर ज्यांचे अंतकरण स्वाधीन झालेले असेल त्या पुरुषाने सर्व कर्मांचा त्याग करून म्हणजे कर्मसन्यास करून श्रोत्रीय आणि ब्रह्मनिष्ठ अशा सद्गुरूचा आश्रय करून त्यांची निष्कपटपणे भक्ती करावी आणि आळस वगैरे दोष काढून टाकून नित्य वेदांत श्रवण करीत काल कंठावा आणि तत्व मसी म्हणजे तू तेच आहेस ह्या सारख्या इतर उपनिषदातील उत्तींचा अर्थ समजून घेऊन त्यांच्या अर्थाचाच नित्य विचार करावा कारण तत्वमसी या वाक्याप्रमाणे असणारी अनेक उप, उपनिषदातील वाक्ये जीव आणि ब्रह्म यांचे जे ऐक्य आहे त्याचे ज्ञान प्राप्त करून देतात जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचा बोध झाल्यावर प्राणी निर्भय होतो आणि अखेर तो माझाच रूपा परत येऊन पोहचतो पदांच्या अर्थाचे अशा प्रकारे ज्ञान झाले असता वाक्यांच्या अर्थाचेही ज्ञान प्राप्त होत असते असा आजपर्यंतचा अनुभव आहे म्हणून हे पर्वतराज मी प्रथम तत्वमसी या पदाचा अर्थ सांगत आहे तत् या पदाचा वाक्यार्थ मी म्हणजे देवी आहे असे पंडितांनी सांगितले आहे नंतर पुढच्या त्वम या पदाचा वाक्यार्थ जीवच आहे याचा संशय नाही या उभय पदांचे ऐक्य ज्ञानी जन असे या पदाने दर्शवितात तत् आणि त्व यांच्या वाक्यार्थात विरोध आहे हे खरे म्हणून त्या विरोधामुळे त्यांचे ऐक्य निश्चित असंभवनीय आहे म्हणून श्रुतींमध्ये असलेल्या या तत् या पदांची लक्षणा करावी चित्त मात्र स्वरूप हे या दोघांचेही लक्ष आहे यामुळे वर उभयांचे ऐक्य संभवनीय अशा प्रकारे या उभयतांचे ऐक्य समजून घेऊन आत्म्याशी अभिन्न आणि अद्वय व्हावे तोच हा देवदत्त या वाक्यातील लक्षणे अनुसरूनही जहत जहत अशी लक्षणं आहे असे यात सांगितले आहे थोडक्यात सांगायचे म्हणजे या अनुभवाच्या ज्ञान मार्गाने पुरुष होत असतो हा क्षुद्र देहच मुळी पंचीकृत महाभूतांपासून निर्माण झालेला आहे हा देहच सर्व भोगांचे आश्रयस्थान आहे म्हणूनच तो जरा व्याधी इत्यादी सर्व कर्मांनी युक्त आहे देह, आहे, हा देह मायामय म्हणून हा मिथ्या असून विनाशी आणि क्षणिक आहे असे यावरून स्पष्ट लक्षात येते दे दे। तो देह हा माझा आत्मरूप असलेल्या उपाधी आहे तो सर्व ज्ञानेंद्रिय सर्व कर्मेंद्रिय आणि पाचही प्रकारचे प्राण यांनी युक्त आहे त्याचप्रमाणे मन आणि बुद्धी यांनी तो परिपूर्ण आहे असे सूक्ष्म पण संपूर्ण शरीर आहे असे सूक्ष्मदर्शी विद्वज्ञनांचे म्हणणे आहे हे, हे।, हे पर्वश्रेष्ठा आत्म्यांचा हा सूक्ष्म देह अपंचिकृत भूतांपासून उत्पन्न झालेला आहे हा सूक्ष्म देह सुखदुःखाची जाणीव ठेवतो म्हणून तो आत्म्याची आणखी उपाधी आहे अनादी आणि अनिर्वाच्य असे जे अज्ञान आहे ते अज्ञानच आत्म्याचा कारण रूप असा तिसरा देह आहे असे सर्वांस वाटते पण प्रत्यक्षात उपाधीचा नाश झाल्यावरही कोशांचा परित्याग केल्यावर श्रुती नेती नेती इत्यादी वाक्यानी माझ्या स्वरूपाचे वर्णन करतात ते सर्वात आधारभूत असलेले असे एकमेव ब्रह्म होय हे स्वरूप कधीच उत्पन्न होत नसते तसेच ते नाशही पावत नसते त्याचप्रमाणे हा आत्मा निर्माण होऊन पुन्हा नाहीसा होतो असे नाही कारण हा आत्मा अज, अजून असल्या कारणाने सर्वदा निर्विकार आणि शाश्वत असून त्रिकाला आहे तो पुरातन असला तरी नित्य आहे शिवाय शरीर नष्ट झाले तरी हा आत्मा कधीही नाश पावत नाही देहाचे ठिकाणी आत्मदृष्टी ठेवणारा हनता म्हणजे हननक्रियेचा करता या आत्म्याला म्हणजे दुसऱ्या देहाभिमान्याला मी मारीन असे म्हणेल तर तो दुसराही जर मी मेलो असे समजले तर ते उभयता माझे आत्मरूप न जाणणारे असून अज्ञजन आहेत असेच म्हणावे लागेल कारण हा आत्मा कधीही मरणे शक्य नाही आणि त्याला कोणीही मारीत नाही हा आत्मा अत्यंत सूक्ष्म होऊनही अतिसूक्ष्म आहे आणि विशाला होऊनही अतिविशाला आहे तो प्राण्याच्या हृदयात आत्मरूपाने वास्तव्य करीत असतो निस्पृह पुरुषाची इंद्रिये प्रसन्न झालेली असल्यामुळे तोच त्याचा मोठेपणा पाहत असतो आणि म्हणूनच तो शोकरहीत होतो शरीर हा एक रथ असून हा जो आत्मा आहे हा त्याचा रथी आहे बुद्धी त्याचे सारथ्य करीत असते आणि त्यासाठी मनरूपी लगामांचा ती वापर करते कर्मेंद्रिये हे त्या शरीर रथाचे अश्व असून सर्व विषय हे त्याचे मार्ग आहेत असे निश्चित समजावे तस्मात विवेकी जन ह्या शरीर इंद्रिये आणि मन यांनी युक्त असलेल्या आत्म्याला भोक्ता या नावाने संबोधतात पण जो अविवेकी आहे ज्याचे मन स्वाधीन नाही आणि जो नेहमी अपवित्रच असतो त्याला मोक्ष कधी कधीच मिळत नाही आणि अखेर तो नेहमी संसारातच गुंतून राहिलेला असतो परंतु विवेकी पुरुषाचे मन मात्र त्याच्या स्वाधीन झालेले असते तो सर्वदा पवित्र असतो त्यालाच ते परममोक्ष स्थान प्राप्त होते आणि त्यानंतर पुन्हा कधीही त्याला योने जन्म घ्यावा लागत नाही विवेक बुद्धी हा शरीर रथाचा सा सारथी आहे आणि मन हा ज्याचा लगाम आहे तो या संसार चक्रातून मुक्त होत असतो तेथेच माझे परमपद त्याला प्राप्त होते म्हणून श्रवण आणि मनन यांच्या सहाय्याने आत्म्याचा निश्चय करून एकाग्र चित्ताने अंतःकरणात नेहमी माझ्याच आत्मस्वरूपाचे चिंतन करीत राहावे श्रवण मनन आणि निधी यांच्या योगाने चित्ताला समाधी अवस्थेची योग्यता प्राप्त होते त्यामुळे समाधीपूर्वी मंत्र वाच्य असे जे माझे समष्टी आणि व्यक्ती रूप आहे त्याचे स्वशरिषीज मंत्राच्या तीन अक्षरांची भावना करावी हाकार हा स्थूल देह रकार हा सूक्ष्म देह आणि इकार हाच कारण देह हा आहे इकार हे महाकारण आहे अशा प्रकारे मीच रिंकार रूपाने तुरीय पदवाच्य आहे असे नित्य समजावे त्याचप्रमाणे समष्टी देहातही अनुक्रमाप्रमाणे तीन अक्षरांची भावना स्थिर करावी मतिमान पुरुषाने व्यक्ती आणि समष्टी यामध्ये मन निश्चिंत करावे तात्पर्य समाधी अशा प्रकारे आदरपूर्वक तीन अक्षरांची भावना करून नंतर स्वनेत्र मिटून घ्यावेत आणि माझे म्हणजे जगदीश्वरी देवीचे निदिध्यासन करावे नासिकेच्या व्यवहार सुलभतेने योगाने हृदया स्थिर करावे विषयांविषयीची जी आकांक्षा आहे तिचा त्याग करावा सर्व दोष त्याजावेत कोणाचाही मत्सर करू नये आणि अशा निष्क्रिय वृत्तीने युक्त झाल्यावर जेथे कोणाचाही शब्द ऐकू येणार नाही अशा निर्जन गुहेनस्थ बसावे आणि त्यानंतर जो विश्वात्मा हकार त्याला रकारा मधे लीन करावे। नावाचा प्रकाश रूपार लीन करावे नंतर प्राज्ञ म्हणून ओळखला जाणारा जो इकाररूप आत्मा आहे त्याला इकारात लीन करावे आणि ह्या सर्व अवस्थातून पार पडल्यावर वाच्य वाचकताहीन अखंड आणि सच्चितानंद असे जे माझे स्वरूप आहे त्याचे चिंतन करावे प्राप्त होते आणि तो पुरुष माझा साक्षात झाल्याने धन्य होऊन आमचे दोघांचेही एकचित्त झाल्यामुळे तो माझ्याच रूपात विलीन होतो या योग युक्तीचा उपयोग करून माझ्या परात्पर आत्म्याचा त्याला साक्षात्कार झाल्यावर ह्या कार्यरूपी संसाराला कारण म्हणून असलेल्या अज्ञानाचा त्याचे ठिकाणाहून मुळासह नाश होतो अध्याय चौतीसावा समाप्त